वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग ऐशी सांगून महर्षी अगत कथा पुढे चालू केली रामा अनेक अनेक वर्षपर्यंत त्या दंडाने आत्मसंयमपूर्वक शत्रू नसे करून ते राज केले एकदा तो राजा मनोरम चैत्र मासात भार्गवांच्या आश्रमाकडे गेला तेथे त्याला भार्गवांची कन्या जगात सौंदर्याने अप्रतिम आणि उत्कृष्ट असलेली वन फिरताना दिसली तिला पाहताच कामशनाने पीडित होऊन त्या राजाची बुद्धी फिरले आणि भांबावलेल्या त्या मुलीकडून तो तिला म्हणाला सुंदरी तू कुठून आलीस कुणाची तू शुभे काम कामवेदने पीडित होऊन हे मी तुला विचारित आहे कामेच्छ्या आणि मोहाने उन्मत्त होऊन असे तो विचारू लागला तेव्हा त्या भार्गव पुत्रीने विनयपूर्वक त्याला उत्तर दिले शुद्धाचरणी भार्गव श्रेष्ठाची मी मुलगी आहे हे तू जा माझे नाव अरजा आहे राजेन्द्र मैं आश्रम ज्ये राजा कन्या है पित्या आधीन है बड़जोरी कर अंगाला हाथ लकोस राजेन्द्र मजा पिता तुझा गुरु है तो महात्म तू शिष्य मे महातस्वी ओढ़ल क्रुद्धाल तुझा महान संकट ओढ़ी पण जर माझ्याकडून धर्माने मानलेल्या सन्मार्गाने काही केले जावे असे तुला वाटत असेल तर राजा माझ्या महा तेजस्वी पित्याकडे जाऊन माझी मागणी करू नाहीपेक्षा तुला भयंकर परिणामाला तोंड द्यावे लागेल माझे वडील संतापले तर ते त्रैलोक्य सुद्धा टाकू शकतील पण जर तू माझ्या पित्याकडे याचना केलीस तर सुंदर अवयवांच्या राजा ते, तुला, ते मला तुला देतील अरजा असे सांगत असता कामाच्या अधीन होऊन मदनमत्त झालेला दंड मस्तकला हात जोडून तिला म्हणाला सुंदरी माझ्यावर प्रसन्न होता माझे प्राप्ती झाल्यानंतर वध झाला किंवा महाभयंकर पाप माझ्यावर वाट्याला आले तरी चालेल मी तुझ्यावर आसक्त झालोय भिरू तुझ्या भजनी लागलेल्या आणि व्याकुळ झालेला माझा तू स्वीकार कर असे म्हणून त्या बलिष्ठाने आपल्या हाताने तिला बळजरून ओढून घेतले आणि ती सुटण्याची धडपड करीत असताना तो तिच्याशी मैथुन करू लागला असा महागौर अनर्थ करून दंड आपल्या उत्कृष्ट नगरात त्वरेने निघून गेला अर्जा अत्यंत भयभीत होऊन रडत रडत आश्रमाच्या जवळच राहून आपल्या पित्याची वाट पाहू लागली उत्तरकांडाचा आयशी सर्ग समाप्त